अध्याय आठवा भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनी जन्म श्रीशुक म्हणतात एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करून नृत्यनैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्तपर्यंत नदीकाठी बसून राहिला होता राजा त्याचवेळी तहनीने व्याकूळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीस नदीच्या तीरावर आली ती पाणी पित असतानाच जवळज गर्जना करणाऱ्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली स्वभावतास भित्री अशी ती साशांत नजरेने आजूबाजूला पाहत जात असताना जेव्हा तिच्या कानावरती भीषण आरोली पडली तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळेज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले तहान तजून ता भागली नव्हती परंतु आता तो प्राणावर बेतले होते म्हणून भयभीत होऊन एकदम नदी पार करण्यासाठी तिने उडी मारली तिच्या पोटामध्ये गर्भ होता उडी मारतेवेळी अत्यंत भयभीत झाल्यामुळे तिचा गर्भ गर्भाशयातून बाहेर येऊन नदीच्या प्रवाहात पडला सिंहाच्या भूयाने लांब उडी मारल्यामुळे त्या हरिणीचा गर्भपात झाला त्यामुळे तसेच कळपापासून ताटातूट झाल्याकारणाने ती अत्यंत दुःखी झाली त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली राजर्षी भरताने बिचारे हरिणाचे पाडस आपल्या आईची ताटात उठवून नदीच्या प्रवाहात वाहते आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहित पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला त्या पाडसाविषयीची भरताची मनता दिवसेंदिवस वाढतच गेली तो नेहमी त्याचे पालनपोषण करणे त्याचे लाड करणे त्याला चुचकारणे यासारख्या चिंतेतच मग्न झाला थोड्याच दिवसात ते यम निम्स भगवत पूजा इत्यादि आवश्यक गेली, शेवटी एक, एक गे सर्वच बंद हो शवटी आता असा विचार सुरू पहाड़ी खेदा गोष आ गरीब बिचार मृग पाड़ कालचक्रा वेगा कड़प सुरूद बधवानपरुनज हे मलाच आता आपला मातापिता भाऊबंध आणि कळपातील सोबती समजत आहे त्यानं माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो म्हणून मला आता सर्वप्रकारे दोष बुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तरीने पालनपोषण आणि लाड केले पाहिजेत शांत स्वभावाचे आणि गरीबांचे ची हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठमोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत अशा प्रकारे, त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता झोपताना फिरताना कोठेही थांबताना आणि भोजनकर्ते वेळीसुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे जेव्हा त्याला दर्भ फुले समीधा पाने किंवा फळेमुळे आणायचे असत लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर वनात घेऊन जात असे वाटेतिकडे तिकडे कोळे गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरिण पाडस थांबत असे तेव्हा तो अत्यंत प्रेमळ मनाने दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई कधी कडेवर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यात त्याला आनंद मिळत असे राजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मे करतेवेळीसुद्धा मधेच उठून त्या पाडसाला पाहिजे आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे वत्सा तुझे सर्वत्र कल्याण असो जर ते कधी दृष्टीच पडले नाही तो पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विराहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयीच शोक करीत मोहन येतो असे म्हणे अहो आम्ही विला असलेले गरीब पाडस दुष्ट पारध्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यही विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना फुले मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवान कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत चरताना वाहू शकेन ना एखाद्यांगा कूतरा कड़पा हिणनारी डुकरे कि एकटेज फिर वाक इत्यादि खाते टाक नहीं ना अरे संपूर्ण जगह कल्याण प्रकट होदत्री रूप भगवान सूर्य आस्था जाऊ पहात आरी हरिणी की माजाकअली अनामत अजन परता नहीं तो हरिण राजकुमार पुण्य हि नशा मजाक अपने मृगपाड़ शोभना निनिरा मनोहर दर्शनीय पीड़ा अपने मनसान का शोक नहीं सरु मे आनंदित करीका कधी कधी मी लटक्या रागाने खोटा समाधि बहाना कर डोमिटन बसतो घाबरुन जवर दे सारख्या कोमल शिंग अंग खाजी मी कधी दर्भावर हवन सामग्रीठेत तेव्हा तो त्याला तोंड लावून ती अपवित्र करीत असे त्यावर मी नंतर, तो भयभीत होऊन स्वतःचे बागडणे सोडून एखाद्या ऋषिकुमाराप्रमाणे स्तब्ध बसत असे त्याच्या खुरांच्या खुणा जमिनीवर पाहून तो म्हणे अह या तपस्विनी धर्तीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण मृग पाडसाच्या छोट्या छोट्या सुंदर सुखद आणि कोमल खुरांच्या खुणांनी पाड़ूपी धन हरवीम अत्यंत व्याकल दीन जा मना द्रव्या प्राप्ति का मार्ग दाखीत आ स्वत अपने ही सभीकड़ पदचिन्हा शोभवंत कर स्वर्ग मोक्षा इच्छुक ब्राह्मण यज्ञस्थल तैयार करीत आ कारण ज्यादा जमीनी पर काट वी जमीन शास्त्र यज्ञा योग्य मान ली आ हरिण पऊन ज्याची आई सिंहाच्या भयाने वेली होती तेच मृग पाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दिन वत्सद भगवान चंद्र तशी दया येऊन तसे रक्षण तर करीत नसेल ना किंवा आपल्या पुत्राच्या वियोगुरु वडवानलाच्या प्रखर ज्वानानी हृदय होरपडल्याने मी एका मृग बालकाचा आश्रय घेतला होता आता तो निघून गेल्याने माझे हृदय पुन्हा कासावीस होऊ लागले म्हणून हा चंद्र आपल्या शीतल शांत पूर्ण अशा मुखातून निघणाऱ्या रूपी अमृत किरणांनी मला शांत करीत असलका अशा रीतीन जी पूर्ण होण सर्वथाही अशक्य होत अशा विविध मनोरथांनी भरताचित्त व्याकुळ होऊ लागल मृग बालकाच्या रुपाने ओढवलखा प्रारब्ध कर्मामुळे बिचारा भरत भगवन आराधनारुप कर्म आणि योगानुष्ठान यापासून दूर किला माहिती ज्यांनी मोक्ष मार्गातील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता त्याचीच मनुष्य तर हरिण पाडसामध्ये अशी आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग साधनेपासून भ्रष्ट झाला आणि त्या मृग बालकाच्या आणि लाडप्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपाला विसरला याच वेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या ब्यास साप घुसावा तसा त्याच्या शरीरात घुसला त्यावेळी सुद्धा ते पाडस त्याच्याजवळ बसून पुत्राप्रमाणे शोकाकुल झाले होते त्याने अशा स्थितीत पाहून त्याचे चित्त त्याच्यातच त्याच त्याच गुंतून राहिले होते अशा प्रकारच्या आसक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्यांप्रमाणे त्याला मृगयोनीच मिळाली परंतु त्याची पूर्व जन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती बुगवत आराधनेच्या प्रभावाने या योनीत सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाऊन तो अत्यंत पश्चातापरीत म्हणू लागला अहो केवढीही खेदाची गोष्ट मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता तिथे राहून जे चित्त आणि भूतात्मा श्री वासुदेवांमध्ये निरंतर त्यांच्याच गुणांचे श्रवण मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिर भावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते पण अज्ञानी अशा माझे तेच म्हणून अकस्मात एका लहानशा हरिण शिशूच्या मागे लागून आपल्या ध्येयापासून ढळले अशा प्रकारे हरिण बनलेल्या राजर्षी भरताच्या मनामध्ये जी वैराग्यभावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने आपल्या मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना प्रिय अशा पुलत्स आणि पुन्हा ऋषींच्या आश्रमात भगवंतांच्या शालग्राम तीर्थामध्ये आला तेथी ही काळाची प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने, गवत वेली यांचा पाला खाऊन पोट भरीत मृग योनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारंभाच्या समाप्तीची वाट पाहू लागला शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले समाप्त